श्रीपादशे वल्लभ न हरि दत्ता या दिुदेवांद सरस्वती सर्वे नात पाच श्रीपादशे वल्लभ न हरी दत्ता ते या दिगा वासुदेवांद सरस्वती सर्वे ना दत्त महात्म्य अध्याय चौदावाजुन श्री दत्तात्रयांस नमन करूण म्हणाला वाक्यार्थ ऐकून मनाला आनंद झाला आता योग सांगावा श्री दत्त म्हणाले अर्जुना मन सावध ठेऊ नयक मनाला जी स्थिर करते ती अष्टांग योगाची माहिती तुला सांगतो यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी ही योगाची आठ अंगी आहेत यम नियम हे स्वाभाविकच आहेत असे समजणारे लोक योग षडग आहे असे म्हणतात कोणी समाधी हे फल मानून योगाला सप्तांग मानतात समाधी सविकल्प मानून त्यापैकी एक योगांग मानून दुसरे फल मानतात ते अष्टांग योग म्हणतात यम दहा आहेत अहिंसा सत्य अस्तेय दया ब्रह्मचर्य आर्जव क्षमा मिताहार व शौच प्राणी मात्राला पिडा देऊ नये हे अहिंसेचे लक्षण नेहमी मृदू भाषण बोलावे हे सत्य दुसऱ्याची गवताची काडी काडीसुद्धा चोरू नये हे अस्तेयाचे लक्षण प्राण्यांचे दुःख जाणावे हे दयेचे लक्षण मैथून न करणे हे ब्रह्मचर्याचे लक्षण सरळपणा धरून वागावे हे आर्जवाचे लक्षण दुःखादी सहन करणे ही क्षमा हानी होताही निर्विकार होऊन राणे ही धृती भूकेच्या चार भागातून दोन भाग पत्य, अन्न जेवावे व तिसरा भाग जलाने भरावा हा मिताहार मलमूत्र विसर्जनानंतर माती व पाणी ह्यांच्या योगाने शुद्धी करावी हे बाह्य शौच व ध्यानाने अंतर शौच करावे ही यमांची माहिती झाली नियम नियम ही दहा आहेत तप संतोष आस्तिक्य श्रवण दान पूजन श्रद्धा रिम व्रत व जप चांद्रायण आदी व्रतांनी देहाचे शोषण करणे हे तप दैवाने होणाऱ्या लाभाने समाधानी असणे असंतोष संतोष वेदवाक्यांवर विश्वास असणे म्हणजे आस्तिक्य वेदांताचा अभ्यास हे श्रवण योग्य व्यक्तीला योग्य देणे म्हणजे दान सर्व कर्मे विष्णूला अर्पण करणे हे पूजन वेदप्रणित कर्मे करण्याची प्रीती ही श्रद्धा वाईट कर्मे करण्याची लाज वाटणे वगैरे उपवासाला व्रत म्हणतात आणि गुरुंनी उपदेशिलेल्या मंत्राचा अभ्यास हा जप वाणीने प्रगट केलेला जप कनिष्ठ पुटपुटीत केलेला जप मध्यम आणि मानसिक जप उत्तम गाय व मनुष्य ह्यांना मारले तरच हिंसा होते इतरांना मारले तर हिंसा होत नाही असे म्हणणे हि जात्यवच्छिन्ना हिंसा हे महाव्रत नाही तीर्थावर हिंसा करू नये हि देशावछिन्न हिंसा श्राद्ध समयी हिंसा न करणे हि कालावच्छिन्न हिंसा परंतु प्राणी मात्राला न मारणे सर्वच ठिकाणी हिंसा न करणे व सर्व हिंसा न करणे हे महाव्रत आहे असे सर्व यमनियम उत्तम प्रकारे संपादन करावेत यापासून परमधर्म घडेल आणि कर्म सफल होईल ज्याची अहिंसा सिद्ध जादी झाली त्याच्याजवळ राहिल्याने जीवाला मनात वैरभाव उमटत नाही एवढेच नव्हे तर जन्मजात वैर्यांमध्ये हे मित्रत्व येते म्हणूनच ऋषीच्या आश्रमात उंदीर मांजराबरोबर खेळतो गायी वाघ एकत्र येतात अहिंसेचे फळ असे आहे सत्याने मंत्रफल मिळते ब्रह्मचर्याने बल मिळते अस्तेयाने विपुलधन मिळते आणि अपरिग्रहाने पूर्वफल समजते बाह्यशोचाने स्वदेहाचा वीट येतो अंतरशोच्याने इंद्रियांवर जय मिळतो मनस्थैर्याने मन चांगले होते वा आत्मदर्शनाची योग्यता येते संतोषाने उत्तम सुख मिळते तपाने देह व इंद्रिये यांना शुद्धपना प्राप्त होतो जपाने देव जवळ येतो व भक्तीने समाधी मिळते आसन अर्जुना आता आसनाविषयी सांगतो मांड्यांमध्ये पाय ठेवून सरळ बसावे हे स्वस्तिक आसन झाले डाव्या उजव्या कमरे खालून उजवी डावी खोट टेकून दोन हातांनी पाय धरून बसले म्हणजे गोमुखासन होते डाव्या उजव्या मांड्यांवर उजवे डावे पाय करून पाठी मागून डाव्या उजव्या हातांनी घट्ट धरणे हे पद्मासन ढुंगणाला उलट टाचा लावून ढोपरावर बोटे पसरवून मुख पसरवून नासाग्राकडे पाहणे हे सिंहासन झाले अंडाखाली डावा पाय व लिंगावर उजवा पाय ठेवून शरीर सरळ ठेवणे हनवटी छातीला टेकविणे व दृष्टी नासाग्राच्या नाकाच्या शेंड्यावर ठेवणे ह्यास सिद्धासन म्हणतात हे आसन तिन्ही बंध साधून समाधी लावून देईल हात जमिनीवर टेकून बेंबी प्रावर ठेवून अंतराळी काठी प्रमाणे सरळ आडवे राहण्याने हातांनी जोडून शिवनीला खोटा लावून नाकाच्या शेंड्याकडे नजर लावून बसणे ह्याला मुनी भद्रासन असे म्हणतात श्रम झाल्यावर शवाप्रमाणे पडणे ह्याला शवासन म्हणतात पुष्कळ वेळ बसले तरी श्रम न होणे ही ते, ते आसन सिद्ध झाल्याची खुन आहे ज्या ठिकाणी किंचितही उपद्रव नाही शब्दही ऐकू येत नाही जे पवित्र व एकांत आहे जेथे सुख होते त्या ठिकाणी सुंदर मठ करावा त्याला लहानसे दार असावे आतछिद्र भेगा वगैरे नसाव्यात असे स्थळ सारवून पवित्र करावे त्या जागी चार हात पर्यंत अंतरावर पाषाण अग्नी व जल नसावे अशा जागी गुरुवादींना वंदन करून निश्चिंतपणे बसावे खाली दर्भ वर कृष्णाजीन त्याच्यावर मऊवस्त्राची घडी मऊवस्त्राची स्वच्छ घडी घालून त्यावर बसावे आसन विधी करावा शरीर गळा व मान यांना सरळ ठेवावे इकडे तिकडे न पाहता नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवावी सर्व चिंता सोडाव्यात मनात धैर्य धरून प्राणायाम करावा प्राणायाम अर्जुना जोवर प्राण चालतो तोवर मन चपळ होते मन चपळ झाल्याने प्राण चालतो म्हणून दोही पैकी एकाला जिंकून घ्यावे त्यामुळे दोही दोहीवरही जय होऊन समाधी साधन होते दृढ विश्वास ठेवून प्राणायामाचा चांगला अभ्यास करावा असे प्राणाला जिंकल्याने श्वास बंद होतात प्राणांचा जय झाल्याने मनाचाही जय होईल दोहोंचाही विलय एकत्रच होतो हे खात्रीने जाणावे नवद्वारांचे निरोधन केले की प्राण जय हाती येतो परंतु दृढ विरक्त प्राण तर चित्ताला जिंकता येत नाही मन चपळ असल्याने ते इंद्रियांना तत्काळ क्षुब्ध करते ते दृढ व बलवान असता त्याच्यावर जय मिळविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे व्यर्थ श्रम होते म्हणून प्राणायामादी करून चपळ असलेल्या मनाला जिंकावे कित्येक जण देवाचे ध्यान करून सुखाने मनवश करतात दाव्या नाकपुडीर इडा येऊन संपते तिचे दैवत चंद्र असून ती शुभ कार्य साधून देते उजव्या नागपुडीत पिंगला येऊन संपते तिचे दैवत सूर्य असून ती उग्र साधून देते दोघांच्या मध्ये सुषुमना असते ती ब्रम्हरंद्रात संपते तिच्या मुळात साडेतीन वेटोळ्या घेऊ देऊन कुंडलिणी असते नाडी स्वतःच्या मुखाने तिचे मुख धरते म्हणून कुंडलिणी अभ्यास केलेने केल्याने ती चळते तो दिवसा करू नये व रात्रीही करू नये शास्त्राने ते वर्ज्य आहे हे कोडे आहे याचा अर्थ ऐक चंद्र चालू असला म्हणजे रात्र असते व सूर्य चालताना दिवस डावीकडचा प्राणवायु व वा उजवीकडचा पानवायू यांना समान करावे तीच ती दिन सुशुम आहे प्राणायाम हा सोळा मात्रांनी पूरक चौसष्टांनी कुंभक व बत्तीसांनी रेचक करणे उत्तम इडेने पूरक करावा व कंठाने जालंदरबंध बांधावा मग जोराने कुंभक करावा पिंगलेने रेचक करावा ओढ्डी आण बांधून हळूहळू रेचन करावे पुन्हा पिंगलेने श्वास आत घेऊन पूर्ववत करून सोडावा जिने प्राण घेतला जाईल तिने तो सोडू नये असा अभ्यास पुन्हा पुन्हा तिन्ही काळी करावा किंवा श्वास बाहेर सोडून पूरक करावा व तसाच थांबवून तो कुंभक जाणावा मग आत हळू घ्यावा हा रेचक जाणावा असा अभ्यास केवळ कुंभकापर्यंत करावा जसजशी मात्रांची वृद्धी होईल तसतसा प्राणजय होईल आणि द्वार शुद्ध झाले म्हणजे चित्ताचे स्थैर्य होईल कफ वात व पित्त हे दोष शांत झाले म्हणजे योगी रोगरहित होतो व त्याचा अग्नी प्रदीप्त होईल कनिष्ठ दर्जाचा प्राणायाम झाल्यास घाम येईल व मध्यम प्रकारचा झाल्यास सर्वांगाला कंप सुटेल उत्तम प्राणायामाने प्राण ब्रह्मरंद्रात जाईल व श्वासोश्वास बंद होऊन पूर्णपणे निश्चलपना येतो इंद्रिय ये शुद्धी झाली नाही कुंडलिनी हालली नाही व प्राणाची गती सुषुमनीमध्ये होत नाही तो तोपर्यंतचा प्रयास वृथा जाणावा प्राणाला मध्यमार्ग मिळाला की केलेले आयास सफल जाणावेत शरीरात व श्लेष्मा अधिक असल्यास षटक्रियांचा अभ्यास करावा किंवा विशेष प्राणायाम केल्याने नाडीची शुद्धी होते जप आणि ध्यान न करता केलेले प्राणायाम निर्बीज असतात व जप ध्यान सहित केलेले प्राणायाम सबीज होत या सबीज प्राणायामाला योगी उत्तम समजतात कारण तो केल्याने ब्रम्हरंध्र शिघ्र मिळते प्राणायाम रोज पाच वाढवावेत असे ऐंशी पर्यंत न्यावेत अशा रीतीने रोज तीन वेळा सतत तीन महिने अभ्यास करावा त्याने सुषुम्ना मार्ग पूर्णपणे शुद्ध होतो मग कुंडलिनीचे चालनाने प्राण वर्ती जातो कुंडलिणीचे चालन झाल्याने षटचक्रे भेदून ब्रम्ह विष्णू व शिवग्रंथी तुटून मार्ग सरळ होतो बेंबीच्या प्रदेशात अग्नी वास करतो तेथे ते तर्जनी टेकून ते अग्नीचे आकुंचन रोज तीन वेळा करावे हातात पाय धरून कंदाचे ताडण करावे आठ वेळा भस्त्रिका करून मन निर्विकल्प करावे लय व विक्षेप होऊ देता रूपात मन जोडून राहिलाने प्राण वर चढतो व मनाचे उन्मन होते प्राण ब्रह्मस्थानी दोन पळे पाच विपळे राहिला तर तो खरा प्राणायाम होतो व त्या योगे पापाचे क्षमण होते प्राणायामाचा काळ बारापट व तितकाचा वेळ प्रत्याहाराचा ठेवावा धारणाधिकांचा वेळ उत्तरोतर उत्तर बारापट आहे प्राण ब्रम्हरंध्रात बारा दिवस पर्यंत निश्चल्पनाने राहणे ही निर्विकल्प समाधी जाणावी ही यत्नपूर्वक साधावी किंवा प्राणाला जिंकून मनाने इंद्रिये विषयांपासून फिरवून घ्यावी हाच प्रत्याहार आळस सोडून पुन्हा पुन्हा अभ्यास केल्याने प्रत्याहार होतो मग होत नाही कासव ज्याप्रमाणे विनाशायास आपली अंगे ताब्यात ठेवून आत बाहेर घेते त्याप्रमाणे योग्याने इंद्रिये वश ठेवावी जरी ती बाहेर गेली तरी पुन्हा आत घ्यावी ज्याची इंद्रिये स्वाधीन झाली त्याची प्रज्ञा स्थिर झाली विषयेच्छा दुरावली व त्याची घरी सिद्धी आली असा हा प्रत्याहार जो श्रेष्ठ योगी करतो त्याच्यासमोर विषय असूनही नसल्यासारखे म्हणजे दूर असतात जरी मन जिंकले तरी एकही इंद्रिये सुटून बाहेर गेले तर ते मनाचा क्षोभ करते म्हणून हा प्रत्याहार आदरपूर्वक करावा मग किंचितही त्रास न होता उशीर न होता सुखकर असा मनोजय होतो त्यानंतर धारणा करावी ती अंतःकरणाला स्थिर करते धारणा दोन प्रकारची आहे सगुण व अगुण धारणेचा अभ्यास करून मन आत्मरूपात ठेवावे विक्षेपामुळे जरी ते स्थिर राहिले नाही तरी ते प्रयत्नपूर्वक फिरवावे ते निर्गुणात स्थिर होऊ शकले नाही तरी सगुण रूपात स्थिर करण्याचा प्रयत्न करावा व पुन्हा पुन्हा यत्न करून लक्ष्यावर स्थिर करावे अर्जुना मी निर्गुण असलो तरीही भक्तांना तारण्यासाठी हे सुलक्षण रूप धारण केले आहे ते हे माझे इंद्रियांना गम्याचे रूप सुंदर असून त्याचा एकेक -एक मनोहर अवयव पाहता डोळ्यांचे पारणे फिटते म्हणून पुन्हा पुन्हा ह्या रूपाचे ठिकाणी धारणा स्थिर करावी या ठिकाणी मन निश्चळ केल्याने निर्गुणाचे ठाई सहज धारणा होते मन वरचे वर पळू लागले तर अंतरात खेद न करता अभ्यासाने पुन्हा धरावे जोपर्यंत ते स्थिर होईल तोपर्यंत असे करावे जाला धारणा साधत नाही त्याला केवळ श्रमच होतात म्हणून आळस सोडून धारणेचा अभ्यास करावा प्रथम ध्यान व नंतर धारणा ही चुकीची समजूत आहे ध्यानाला उपसमाधी म्हणतात व ध्यानाची विस्मृती होणे म्हणजे समाधी अशी ही धारणा आधी साध्य करावी मग ध्यान करावे तेही पूर्वी सांगितल्याप्रमाणे सगुणाने निर्गुण अखंडतेलयाने ध्यातात ध्यान व ध्येय ही त्रिपुटी जोपर्यंत आहे तोपर्यंत हे ध्यानाचे लक्षण आहे असे योगीवर्य सांगतात जेव्हा अभ्यास स्थिर होतो मी ध्यान करणारा आहे ही गोष्ट विसरली जाते ध्यानाचे स्मरण न राहता मन केवल धेयाकार होते धेयाशी एक रूप होते तेव्हा समाधी होते ज्याप्रमाणे वायूचा मुळीच वावर नसलेल्या दिव्याची ज्योत जो, स्थिर असते त्याप्रमाणे मन स्थिर होते त्यावेळी देहाचे भान पूर्णपणे उडते आत बाहेरचे ज्ञान नसते आणि तीनही अवस्था जाऊन उन्मनी होते सर्व अभिमान तुटून जातो अशी तुर्यावस्था होताच द्वैताचे अनुसंधान कोठले ही सर्वथा लपते या अवस्थेत योगी आपन आपल्याला पाहून विरून जातो व बुद्धीच्या योगाने आत्यंतिक सुख घेतो अशी ही समाधी दैवाला नाहीसे करते आणि धर्मामृताची वृष्टी करते चतुर्पुरुषांनी म्हणूनच धर्म मेघ हे यथार्थ नाव योजले आहे अर्जुन असा सर्व उद्वेग निवारण करतो, कुःाचा वियोग कर्तो व परमहंस ब्रम्म ह्याना जोडतोत्परमंस परीव्राजकाचार्यव श्री श्रीवासुदेवानंद सरस्वती विरचिश्तमहात्मे श्री चर्दशोध्याय गुरु दत्तात्रेमस्त वासुदे सरस्वती सद्गुरु ना पाठ पाच श्रीपादश्री वल्लभ महा दत्ता दिसुदेवा सरस्वती सद्गुरु ना पाठ पा